न, न गुरुना पिचालते जे सुख मिला अस्ता, त्या अधिक असा दुसरा काही लाभ है अल्पना व ज्यादा सुखा मध्य योगी मोटा दुखा ने देखी ढगमगत नहीं मग मेरू पासुनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दटी जोपा पडी भरे चित्त न दटे मग मेरू पेक्षा मोठ्या दुखाच्या डोंगराने त्याचा देह जरी दडपला तरी पण त्या भाराने त्याचे चित्त दडपत नाही का शस्त्रे वरी तोडिली देह अग्निमाजी पडिली चित्त महा सुखी पहुडली चेवोची नये अथवा शस्त्राने त्याचा देह तोडला किंवा देह अग्नी मध्ये पडला तरी चित्त निरतिशय सुखात लिन झाल्यामुळे परत वृत्तीवर येत नाही ऐसेची वासून पाहेिकची सुख होऊन जाये म्हणून याप्रमाणे चित्त आपल्यात प्रवेश करून राहिल्यावर मग देहाची वाट पाहत नाही देह तादात्म्य घेत नाही व अलौकिक सुखच बनल्यामुळे ते चित्त देहाला विसरते श्लोक ते विसाव्या दुःख संयोग निर्विच्या संयोगाने विहीन अशा सुखाला योग हे संज्ञ आहे असे जाणावे निश्चयपूर्वक व सोत्साह अंतकरणाने युक्त होऊन या योगाचे अनुष्ठान करावे जया सुखाची गोडी मग आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे ज्या सुखाची चटक लागल्याने संसाराच्या तोंडात गुंतलेले जे मन ते विषय वासनेची आठवण देखील ठेवत नाही जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी जे सुख योगाचे सौभाग्य आहे संतोषाचे राज्य आहे आणि ज्याच्या करता ज्ञानाची समजूत करून घ्यावयाची असते ते अभ्यासिले नियोगे सावयव देखावे लागे देखिले तरी आंगे होई जे लगा ते सुख अभ्यासलेल्या योगाच्या द्वारा मूर्तिमंत पाहिले पाहिजे आणि पाहिल्यावर मग तो पाहणारा आपणच स्वतः सुखरूप होऊन जातो श्लोक चोवीसा संकल्प प्रभावांत मन सैंद्रिय समंतत संकल्पापासून उत्पन्न होणार्या सर्व कामांना निशेष टाकून व सर्व इंद्रियांचे सर्व बाजूंनी मनाने नियमन करून तरी तो ची योगू बापा एके परी आरी पुत्र शोकू संकल्पा दाखवी पण बाबा अर्जुना एक प्रकाराने तो योग सोपा आहे तो कसा म्हणशील तर संकल्पाला पुत्र शोक दाखवावा म्हणजे संकल्पाचा पुत्र जो काम म्हणजे विषय वासना ती नाहीशी करवे. हा विषया ते निमालिया आई केंद्रिये नेमाची धारणी देखे तरीही ए घालून मुके जीवित हा संकल्प जर विषय वासना मेल्या असे ऐकेल व इंद्रिय नियमाच्या स्थितीत आहेत असे पाहिल तर तो उर फुटून प्राणास मुकेल ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे ध्रुतीची या धवळारी बुद्धी नांदे असे हे वैराग्याने केले तर संकल्पाची येरझाल संपते व बुद्धी धैर्याच्या महालात सुखाने वास करते श्लोक पंचवीसावा शनै शनही उपरम येत बुद्ध्या धृतिगृहित आत्मसंस्थ कृत्वा नी चिंत धैर्य युक्त अशा बुद्धीने हळूहळू बाह्य प्रपंचा पासून उपरम करावं मनाला आत्म्याच्याच ठिकाणी स्थित करून दुसऱ्या कशाचेही चिंतन करू नये बुद्धी धैर्या होय वसवटा मनाते अनुभवाची या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी बुद्धी जर धैर्याला आश्रयस्थान झाली तर ती मनाला अनुभवाच्या वाटेने हळूहळू आत्मानुभवात कायमचे स्थिर करते याही एके परी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी आणि काय के याही एक एकतरेने ब्रम्हप्राप्ती आहे याचा विचार कर आणि ते जर तुला साध्य होत नसेल तर आणखी एक सोपी युक्ती आहे ती ऐक श्लोक सव्वीस यतो मनश्चंचलम असथिरम ततस नियम्यत्मन्येव व शम नयेत चंचल वृत्तीमुळे अस्थिर असलेले मन आत्म्याकडून निघून ज्या ज्यामुळे बाहेर जाते त्या त्यापासून नियमन करून त्याला आत्म्याच्या ताब्यात आणावे आता नियमूची हा ए कला करावा आपुला जैसा कृत निश्चयाची आोला आता तू जो निश्चय करशील त्याच्या हुकमाच्या बाहेर जो नियम कधी जाणार नाही अशा प्रकारचा हा एकटा नियमच जीवाभावापासून तू आपलासा कर जरी ये तुले चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे नाही तरी घालावे मोकलूनी। जर एवढ्यांनी चित्त स्थिर झाले तर सहजच काम झाले आणि जर एवढ्यांनी चित्त स्थिर झाले नाही तर याला मोकळे सोडून द्यावे मग मोकली जेथ जाईल घेऊन येईल मग मोकळे सोडले असता ते जेथे जेथे जाईल तेथून नियमच त्या परत घेऊन येईल अशा रीतीने त्याला स्थैर्याची सवय होईल श्लोक सत्ता विसावा प्रशांत मनसम हे नमम योगिनम सुखम उत्तमम उप इतिशांत रज सं ब्रह्म भूतम कलमशम या प्रमाणे अभ्यास केल्यावर ज्याच्या मनाला उत्तम शांती मिळाली आहे ज्याचा रजोगुण नाश पावला आहे जो पाप पुण्याूप झाला आहे अशा योग्याला श्रेष्ठ सुख प्राप्त होते पाठी के तुले नि तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपा जवळ येईल सहजे नंतर काही वेळाने त्या स्थैर्याच्या योगाने मन सहज आत्मस्वरूपा जवळ येईल तया ते देखोनी आंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य तेजे उघडेल त्रैलोक्य हे आणि मनाने त्या आत्मस्वरूपात पाहिल्यावर ते मन स्वतः आत्मस्वरूप बनून जाईल तेव्हा या अद्वैत स्वरूपात द्वैत नाहीसे होईल आणि नंतर सर्व तैलोक्य ऐक्याच्या तेजाने प्रकाशित होईल आकाशी दिसे दुसरे ते आभ्रजी विरे तै गगनची का भरे विश्व जैसे आकाशामध्ये निराळे दिसणारे जे मेघ ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व पोकळीनेच भरलेले असते तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आघावे होये ऐशी प्राप्ती सुखोपाये आहे येणे त्याप्रमाणे आत्मस्वरूपी चित्त लयाला गेले कि संपूर्ण विश्वच चैतन्यमय होते या सुलभ उपायाने अशी एवढी मोठी प्राप्ती होते श्लोक अठ्ठावीसाव युंजन व सदात्मानम योगी विगत कल्मश सुखे न ब्रह्म संस्पर्शम अत्यंत सुखम असे या प्रकारे मन सर्वदा आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी पापविरहित होतो व अनायसे ब्रम्ह साक्षातूपी अत्यंतिक सुख भोगतो या सोपिया योगस्थिती योग स्थिती उकलू देखि लागा संकल्पाची या संपत्ती रुसोनिया संकल्पाच्या संपत्तीचा म्हणजेच विषय वासनांचा त्याग करून पुष्कळांनी या सोप्या योगमार्गाचा उलगडा करून पाहिला आहे म्हणजे अनुभव घेतला आहे ते सुखाचे आले परब्रह्मा आतवते तेथ लवण जैसे जळाते सांडून ते पुरुष अनायासे परब्रह्माच्या आत आले ते कसे तर पाण्यास मिळाले असता पाण्या सोडून जसे वेगळे राहत नाही तैसे हो यतीये मेळी मग सामरस्याची महासुखाची दिवाळी जगेची दिसे त्याप्रमाणे त्या, त्या योग्याचा जेव्हा परब्रह्माशी मिलाप होतो तेव्हा वरील मिठ पाणी यांच्या दृष्टांताप्रमाणे एक स्थिती होते मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते ऐसे पायवरी चालीजे आपुले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आन ऐके आपले पायाने आपले पाठीवर चालण्यासारखे हे आहे अर्जुना म्हणून जर ते तुला करता येणार नाही तर दुसरे सांगतो ऐक श्लोक एकोणतीसावा सर्व भूतस्थम सर्व भूतानी चात्मनी क्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शन ज्याचे मन योग युक्त झाले आहे तो आपण प्राणीमात्रांच्या ठिकाणी आहो व आपले ठिकाणी प्राणीमात्र आहेत असे पाहतो तो सर्व ठिकाणी समदृष्टी होतो तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे आणि मी तर सर्व देहामध्ये आहे यात वाटाघाट करण्यासारखे काही नाही आणि त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व आहे हे संचले, परस्परे मिसळले बुद्धी घेपे येतुले होलेले आहे व परस्पर मिसळलेले आहे पण बुद्धीने एवढे ग्रहण मात्र केले पाहिजे श्लोक तिसावा यो मा पश्यती सर्वत्र सर्व च मयी पश्यती तहम न प्रणश्यामी से न प्रणश्यती जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो त्याला मी कधी दृष्टीआड होत नाही व तो मला कधीही दृष्टीआड होत नाही ए रवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्व भूती भजे एरवी अर्जुना जो ऐक्याच्या समजुतीने मी सर्व भूतात सारखा व्यापून राहिलेलो आहे असे जाणून मला बसतो भूताचे अनेक, अनेक नोहेकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र ज प्राण्याच्या भेदाने ज्याच्या अंतःकरणात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी माझे केवळ एकत्व जाणत श्लोक एकतीस आव्हा मां भूत स्थित्ये कत्वस्थित सर्व वर्त मानो पी सयोगी मयी वर्तते माझे एकत्व एक जाणून राहणारा जो योगी सर्व भूतांच्या ठाई असलेल्या मला सेवितो तो देह नाम इत्यादी सर्व प्रकारांनी युक्त असला तरी मत्स्वरूप झालेला असतो मगतो एक हा बोलता दिसत सेवा एरवी न बोली जे तरी धनंजय तो मीची आहे अर्जुना मगतो तो माझ्याशी एकच आहे असे बोलणे व्यर्थ आहे कारण असे जरी बोलले नाही तरी तो मीच आहे दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जायसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी दिवा व त्या त्याचा प्रकाश हे जसे दोन्ही एकच आहेत त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत जैसे उदकाचे नि आयुष्य रसू का नि माने अवकाशू तैसा माझे निरूपे रूपसू पुरुषू तो ज्याप्रमाणे जेठपर्यंत पाणी आहे तेच पर्यंत ओलावा आहे अथवा आकाशाच्या बरोबरीने पोकळी आहे त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो पुरुष रूपवान आहे किरीटी देखिला जैसा पटी तंतु एकू। अर्जुना ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये केवळ एकच तंतु असतो त्याप्रमाणे ज्याने अद्वैत बोधाने सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहिले आहे का स्वरूपे तरी बहुते आहाती परित ऐशी सोनी बहुवे न होती ऐसी ऐक्या चळाची स्थिती केली जाणे अथवा अलंकारांचे आकार जरी पुष्कळ असले तरी त्याप्रमाणे सोनी पुष्कळ नाहीत अशी ऐक्य रूपी पर्वताची स्थिरता ज्याने केली आहे ना वृक्षांची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लाविली ऐशी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया अथवा झाडाची जितकी पाणी आहेत तितकी रोपे लावलेली नाहीत अशा अद्वैत दिवसाने ज्या द्वैताची रात्र उजाडली तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पा अडे जो प्रति ती पाडे मजसी तुके अशा रीतीने जो अनुभवाच्या योग्यतेने माझ्या बरोबरीचा ठरतो तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी मग सांग बरे तो देहात्म्य घेऊन त्यात अडकून कसा राहील माझे व्यापकपण आघवे, गवसले तयाचे निवे तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जापकपण व्यापक त्याच्या अनुभवाने कवटाळले तर त्याला व्यापक असे जरी म्हटले तरी तो सहज व्यापक आहे आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नो हे ऐसे बोलवरी होये ते करूये ये काई। आता तो देहधारी जरी आहे तरी तो देहाचे तादात्म्य घेत नाही अशी ही त्याची स्थिती शब्दाने सांगता येईल असे करता येईल का श्लोक बत्तीसाव आत्मउपम्येन सर्वत्र समम पश्योर्जुन सुखम वा यदी वा दुःखम सयोगी परमोमत सर्व ठिकाणी जो आपले सारखे पाहतो सुख अथवा दुःख हेही जो आपल्यासारखे पाहतो तो योगी हे अर्जुना अत्यंत श्रेष्ठ अवस्थेला पोचलेला आहे असे जाणवे म्हणून असो ते विशेष आपण पेय सारिखे जो चराचर देखे अखंडित म्हणून त्याचे वर्णन करणे राहू दे अथवा जो तत्ववेता सर्व चराचर आपल्यासारखेच निरंतर पाहतो सुख दुःखाधी वरमे का शुभा शुभे कर्मे दोनी ऐसी मनोधर्मे नेणे चीजो। सुख दुःखाधी वरमे अथवा पुण्यपा कर्मे अशी हि द्वंद्वे जो मनाने समजतच नाही ते समविषम भाव आणि कही विचित्र जे सर्व ते मानी ऐसे अवयव आपुले होते हे समविषम हे समविषम भाव बरे वाईट आणखीही सर्व निरनिराव्या प्रकारच्या वस्तू ह्या जसे काही आपले अवयव आहेत असे जो समजतो हे का काय सांगावे जया त्रैलोक्याची आघावे मी ऐसे स्वभावे बोधाले हे वेगवेगळे काय सांगायचे आहे ज्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोत असे ज्ञान सहजच प्राप्त झाले आहे तया हि देह एकू किर आौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती परि आम ते ऐशी प्रती परब्रह्मची ह्याला हि देह आहे खरा आणि लोकात त्याला सुखी दुःखी ही म्हणतात परंतु आमचा अनुभव असाच आहे कि तो परब्रह्मच आहे मनोनी आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे ऐसे साम्याची एक उपासी पांडवागा ग म्हणून आपल्या ठिकाणी जगत पाहावे आणि आपण जगत व्हावे अशा एका साम्याचीच हे अर्जुना तू उपासना कर हे तू ते बहुती प्रसंगी आमी म्हणू याची लागी जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही तू समदृष्टी ठेव असे आम्ही एवढ्या करताच तुला पुष्कळ कर प्रसंगी म्हणत आलो कारण साम्या पलीकडे या जगात दुसरा लाभ नाही श्लोक ते सव्वा अर्जुन ए चल अर्जुन म्हणाला हे मधुसूदन तू जो हा समदर्शनाचा योग सांगितलास त्या योगाची मन हे चंचल असल्यामुळे कायमची स्थिती होईल असे मला वाटत नाही तव अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की या कणवा परी पुरोजी स्वभावा मनाचिया। यावर अर्जुन म्हणाला देवा तुम्ही आमच्या विषयीच्या कळकळीने खरोखर सांगत आहात परंतु महाराज या मनाच्या स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणे तरी न सापडे एरवी राहाटा वया थोडे त्रैलोक्यया हे मन कसे व केव आहे याचा पत्ता लावू असे म्हटले तर सापडत नाही एरवी या मनाला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्य अपुरे पडते म्हणून कैसे घडेल जे मरकट समाधी घेईल का राहा म्हणत राहेल, महावातू. महावा म्हणून हे असे कसे होईल कि माकडाला समाधी लागेल किंवा सोसाट्याचा वारा थांब म्हटल्याबरोबर थांबेल का श्लोक चौतीसावा चलम हि मन कृष्ण प्रमाथि बलव दृढम ति वसुदुष हे कृष्णा, मन चंचल क्षोभक बलयुक्त वळवण्यास वा कठीण आहे त्याचा निग्रह करणे वायूच्या निग्रहा सारखेच अतिशय कठीण आहे असे मला वाटते जे बुद्धी ते टाळी धैर्येसी हातफळी मिळवून जाय जे मन बुद्धीला छळते बुद्धीने केलेला निश्चय सिद्धीच जाऊ देत नाही आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जाते जे विवेकाते भुलवी संतोषाडला दिशा जे सारासर बुद्धीला भ्रमात पडते संतोषाला आशा उत्पन्न करते आणि आपण एके ठिकाणी राहिलो तरी आपणाला दाही दिशांना फिरवते जे निरोधिले घे उवा जया संयमची होय सा वाव ते मन आपुला स्वभावो सांडील काय ज्याला आवरले असता ते जास्त उसरते, ज्याला निरोधच साई होतो ते मन आपला स्वभाव टाकील का मन म्हणून मन एक निश्चळ राहेल, मग आम्हासी साम्य होईल हे विशेष हि न घडेल याची लागी म्हणून हे मन एक निश्चल राहील आणि मग आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल हे एवढ्याचसाठी फार करून घडणार नाही श्लोक पस्तीसा महा बाहो मनोदूर निग्रहम चलम अभ्यासे न तुकवते यराग्ये न गृह्य ते श्रीकृष्ण म्हणाले हे धैर्यशाली अर्जुना मन हे निसंशय चंचल असून निग्रह करण्यास अत्यंत कठीण आहे परंतु अर्जुना सतत अभ्यासाने व वैराग्याने याचा निग्रह करता येत कृष्ण म्हणती साचची बोलत हा सीते तैसेची स्वभाव तेव्हा कृष्ण म्हणाले खरोखर तू म्हणत आहेस तसेच आहे या मनाचा स्वभाव खरोखर चपलच आहे परिवैराग्याचे नि आधारे जरी लाविले अभ्यासाची मोह रे तरी के एके अवसरे वेला। परंतु वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळवले तर काही वेळाने ते स्थिर होईल का या मनाचे एकनिके, कनिके जे देखील गोडीची सोके म्हणून अनुभव सुखची कवतिके दावित जायचे कारण की या मनाची एक गोष्ट चांगली आहे ती हि कि ते अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी सवकते म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभव सुख वारंवार दाखवीत जावे श्लोक छत्तीसा असंयता योगो दुष्प्राप इतिमतीही वश्यात्मना तु यतता शक्यो वाप तुमोपायत विरक्ती वाभ्यास यांच्या अभावी ज्यांचे अंतःकरण स्वाधीन नाही त्याला योग प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे हे मलाही पटते परंतु ज्याचे अंतःकरण स्वाधीन आहे त्याने वर सांगितलेल्या उपायांनी प्रयत्न केला असता त्याला योग प्राप्त होणे शक्य आहे एरवी विरक्ती जयासी नाही जयाभ्यासी न रिघ ती तया ना हे आम्हीही न मनु काई एरवी वैराग्य नाही ते केव्हाच अभ्यासात चिरत नाहीत त्यांना मन आवरत नाही ही गोष्ट आम्हाला कबूल नाही का परियमनियमांची या वाटा न वचिजे कि वैराग्याची से न करीजे केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी परंतु यमनियमांच्या वाटेने गेले नाही वैराग्याची केव्हाही आठवण केली नाही व केव विषयरूपी पाण्यामध्ये बुडी मारून राहिले यया जाया मानसा कही युक्तीची कागली नाही तरी निश्चळ होईल काही कैसे निसांगे व आपले मनाला उत्पन्न झाल्यापासून कधीही युक्तीचा चिमटा जर लावलाच नाही तर ते स्थिर कसे होईल सांग बरा। मनोनी मनाचा निग्रहो हो निग्रहो ऐसा उपाय जो आहे तो आरंभी भी मगनो हे कैसा पाहो म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे तो करण्याला आरंभ कर मग निग्रह कसा होत नाही ते पाहू तरी योग साधन जितुके के अवघ हे काय लटीके, परी आपण या अभ्यासून न ठाके हे ची म्हण तरी साधन जेवढे आहे ते सर्वच खोटे आहे काय परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे मन. आंगी योगाचे होय बळ तरी मन के तुले चपळ काय महदादी हे सकळ आप अंगामध्ये योगाचे सामर्थ्य असेल तर त्या मनाची चपलता ते किती आहे हे महत्वादी सर्व अपने स्वाधीन होवाच अयतिश्रद्धेय अलित मानस अोगीम काम कामगतिम कृष्ण गच्छति। अर्जुन मनाला हे कृष्ण मनुष्य श्रद्धे युक्त अला पण त्याचे मन काही कालाने योगापासून चलित झाल्याने त्याचा प्रयत्न सुटला व त्यामुळे त्याला योगसिद्धी प्राप्त झाली नाही तर तो कोणत्या गतीला जातो तेथ अर्जुन म्हणे निके, देवो बोलती ते न चुके साचची योग बळेसी न तुके मनोबळ त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला फार चांगले देव म्हणतात त्यात काही चूक नाही खरोखर योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची तुलना करता येणार नाही तरी तोची योगू कैसा केनू आम्ही ये तुले दिवस परंतु तोच योग कसा आहे व त्याचे ज्ञान कसे करून घ्यावायचे याची इतके दिवस आम्हाला वारताही नव्हती म्हणून महाराज आम्ही म्हणत होतो कि मन हे अनावर आहे हा आता अघवे जन्म तुझे प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचयो आम्हा जाहला आजे। कृष्णा या साऱ्या जन्मात तुझ्या प्रसादाच्या योगाने ही आता सामरत आम्हाला योगाची ओळख झाली पर्या आणि कसाया मज संशयो असे साविया तो तू वाचून फेडावया समर्थू नाही परंतु महाराज या प्रसंगी मला आणखी एक संशय आलेला आहे तो दूर करण्यास तुझ्या वाचून कोणी समर्थ नाही मनोनी सांगे गोविंद कवण एकू मोपद झोंबत होता श्रद्धा उपाये विण म्हणून सांगा कोणी एक योग्य खटपटी शिवाय केवळ श्रद्धेच्या बळावर मोक्षपद काबीज करायला पाहत होता इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्थेची वाटे लागला आत्मसिद्धीची या पुढी पुढले गाव जे आत्मसिद्धी त्या गावाला येण्याकरता तो इंद्रियरूपी गावाहून निघून आस्थेच्या वाटेला लागला